पुस्तक घामाची फुले व करुणादेवी लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील गोष्ट आठवी बहुला गाय भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवतरले होते नंदराजाच्या घरी गायींचे खिल्लार होते स्वतः कृष्ण गायीना राणा चरावयास घेऊन जाईल त्या गायीमध्ये बहुला नावाची एक सुंदर गाय होती तिचा रंग काळासावळा होता ती पुष्कळ दूध देई म्हणून तिला बहुला म्हणाली तिची कृष्ण देवावर फार भक्ती होती एक शंभर सुद्धा कृष्ण देवाला ती विसंबत नसे नेहमी कृष्णाच्या जवळजवळ असाव याची मधून मधून त्याच्याकडे बघावं याची कृष्णाची मुरली वाजू लागली तर खाणे पिणे सारेती विसरत असे व तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळगळ एके दिवशी या बहुला गायीचे सत्व बघावे अशी कृष्ण देवास इच्छा झाली भक्तांचा अंकित होण्यापूर्वी परमेश्वर त्यांची परीक्षा घेत असतो गायी घेऊन रच्छ्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा वनात गेला यमुनेच्या तीरावर गायी चरू लागल्या गोपाळ खेळू लागले त्या दिवशी बहुलेला श्री कृष्णाने भूल पाडली बहुला हिरवे हिरवे गवत पाहून चरत चरत लांबवर गेली कृष्णापासून कधी दूर न जाणारी बहुला कृष्णाला सोडून दूर गेली तिला स्थळाचे वळेचे भान राहिले नाही सायंकाळ होत आली सूर्य मावळण्याची वेळ आली कृष्ण घरी परत जाण्याची खून भरून मुरली वाजवली साऱ्या गायी गोळा झाल्या गुराखी कृष्णासह गायी घेऊन घरी निघाले गोट्यातून वासरे हमरत होती हमरून गायी उत्तर पाठवित होत्या गाई गोठ्यात बुसल्या वासरे कासेला लागली व ढुश्या धुऊन देऊन भरपूर दूध पिऊ लागले परंतु बहुला कोठे आहे बहुलेचा बाळ घरी होता तिच्या वासराचे नाव डुबा होते गोजीर बहुलेचा बालकताना काळे त्याचे आंग सुंदर कपाळावरील चांद मनोहर जसा चंद्रमा ने भावन तैसा जाना बहुलेचा बालकताना खुंट रुपयाचा बांधायला सोन साखळी घालायला डुबा आवडे अतिसकळाला मोहन साना बहुलेचा बालक ताना असा तो डुबा परंतु आज त्याची आई आहे आज त्याला पाना कोण पाजणार त्याचे अंग प्रेमाने कोण चाडणार डुबा एकसारखा हमरत होता परंतु बहुलेचे प्रेमळ उत्तर त्याला मिळाले नाही डुबा कवरा बावरा झाला दिसू लागला सायंकाळी बहुला भाणावर आली आपण घोर रानात आहोत हे तिला कळले तिला यमुना दिसेना कृष्ण दिसेना गायी गोप दिसेना कृष्णाची गोड मुरली ऐकू येईना बहुला घाबरली तिला रस्ता दिसले ना सर्वत्र घोर रान मारलेले होते रान किड्यांचा किर आवाज होत होता अरण्यातील शोबदांचे भयंकर गदारो, तिच्या काणी पडत होते बहुला भगवंताचा धावा करू लागली देवा तुला सोडून मी आज कशिरे गेले तू मला का धरून ठेवलं नाही तुझी मुरली मला का ऐकू नाही हिरव्या हिरव्या गवताला मुलून मी तुला सोडून गेले मीच पापी आहे लोभी आहे देवा कृष्णा एक मला भेट मला थोपट पुन्हा मी तुझे पाय सोडणार नाही इतक्यात काय चमत्कार झाला झाडीत सळसळ आवाज झाला बहुलेला वाटले कृष्णाच्या पितांबराचा आवाज ती आशेने पाहू लागली ते पहा दोन हिरे का तारे कृष्णाच्या बुगुटावरचे का ते हिरे छे ते हिरे नव्हते ते तारे नव्हते ते वाघाचे डोळे होते अरे बाप रे प्रचंड वाघ तो वाघ रुग्ण बाहेर आला तो वाघ जिमल्यासाठी होता गायीला पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले होते वाघ पाहून बहुला घाबरली वाघ बहुलेवर आता उडी मारणार तिच्या मानेचा घोट घेणार तोच बहुला करून वाणीने त्याला म्हणाली वाघोबा मी तुझ्या तावडीत सापडले खरी तू मला खा मी जीवदान मागत नाही कारण मरणाचं भय मला वाटत नाही कृष्णाच्या भक्तालासते परंतु एक मागणं तुला मागते माझा माझी वाट पात असेल तो हमरत असेल त्याला शेवटचा पाना पाजून त्याला निरोप देऊन मी येते मी खर्चित येईन वाघ म्हणाला एकदा निष्पून गेल्यानंतर तू पुन्हा कशाला येशील मरणाच्या तोंडात आपण होऊन पडण्या इतकी मूर्ख तू खचित नसशील हातातील शिकार मोळपणाने सोडून देण्या इतका मूर्ख मीही नाही चल मी तुला मारणार व खाणार तुझ काही मास माझ्या आजारी वाघिणीला व तिच्या पिला देणार माझी वाघिण वाट पाहत असेल बौला म्हणाली वाघोबा तुलाही मुलंबळ आहेत मुलांची माया तू जाणतोस माझ्या मुलाची तुला दया येऊ दे मी खरच परत येईन मी कृष्ण देवाची सखी आहे मी दिला शब्द पाळीन सूर्य वरून पडेल पृथ्वी उडेल सागर कोरडे होतील अगरी थंड होईल परंतु बहुला सत्यापासून दूर जाणार नाही माझी परीक्षा तर घेऊन पहा वाघोबा दाखव जवळचा रस्ता दाखव जा, मी आता जाऊन येतो भगवंत म्हणाला बर आज परीक्षाच घेतो जा लवकर जाऊ मी इथे या दगडावर बसून राहतो तुझा बाळ भुकेला आहे तशी माझी बाळेही भूकेली आहे ते लक्षात ठेव बहुलेला एकदम जवळ रस्ता दिसला इतका वेळ तिला कसा दिसला नाही कोणास ठाऊ सन्मार्ग जवळच असतो परंतु पुष्कळ वेळा तो माणसाला दिसत नाही भाऊला धावपळ करीत निघाली पुत्रप्रेमाने तिच्या कासेला गळती लागली होती तिचे ते चार सड म्हणजे जरूर दुधाने भरलेले चार समुद्रच होते पृथ्वीला वाटेतील दगड धोंड्यांना दुधाचा अभिषेक करीत ती चालली पळताना तिला ठेचा लागत होत्या काटे बसत होते परंतु तिचे कशाकडेही लक्ष नव्हते घरी डुब्याचा ओरडून ओरडून घसा बसला होता आज कृष्णदेव आपल्याला आंजारा गोंधरायला आला नाही याचीही त्याला वाईट वाटले गरीब बिचारासारखा आईची वाट पाहत होता ती पामरत बहुला आली डुंबा हंबरला बहुला डुंब्याजवळ उभी राहिली डुंबा आईच्या कासेला झोंबला तो ताना अपार पाना पिऊ लागला आज बहुलेचा पाना संपता संपेना डुब्याचे पोट भरता भरेना डुबा बहुलेचे दूध पित होता बहुला त्याचे अंग चाटत होती परंतु एकाएकी डुबा चमकला त्याचे दूध पिणे थांबले आईच्या डोळ्यातील कडत अश्रू त्याच्या अंगावर पडले डुबा आईच्या तोंडाजवळ आला आईच्या तोंडाला तोंड लावून डुबा रडत रडत म्हणाला आई का गरडतेस तुला काय झालं तू कोणाच्या शेतात चुकून गेलीस होय त्यानं तुला मारलं होय हे तुझ्या अंगावर खरचटे उठले आहे काटेरी काठीनं तुला कोणी झोडपलं वाटतं बऊला म्हणाली बाळ मला कुणी मारलं नाही तुझ्यासाठी पळत येत होते वाटेतील काटे झोपे लागली व अंग खरचटलं डुबा बघ तू का रडतेस कृष्णदेव तुझ्यावर रागवला आज मला खाजवायला तो आला नाही तुला त्यानं इतर गायीमरोड का आणलं नाही त्यानं तुला हाकलून दिलं होय तुला इतका उशीर का झाला बहुला कृष्णदेव माझ्यावर रागवला नाही मीच तिला सोडून दूर निघून गेले डुबा तू का निघून गेलीस तू माझ्यावर रागवलीस दूध पिताना मी तुला डुश्या देतो म्हणून रागवलीस मी तुझ्या बरोबर वनात येण्याचा हट्ट धरतो म्हणून रागवलीस आई मी हट्ट करणार नाही तू वनात नेशील तेव्हाच येईल आता मी गवत खाऊ लागलो आहे पिताना तुला त्रास होत असेल तर मी दूध पिणार नाही आई माझ्यावर रागावू नको मी का वाईट आहे बहुला गईवरून म्हणाली बाळ तुला कोण वाईट म्हणेल तू गुणाचा आहेस सार जग तुझ्यावर ओवाळून टाकावं असा तू तु आहेस तुझ्यावर का मी कधी रागावेन अरे पिताना तू मला ढुशा देतोस त्यात तर माझं खरं तुझी एक एक खुशी लागते व हो, मला अपार पाना फुटतो तुझ्यावर नाही मी रागावले डुबा मग तू काय लढतेस तुझं दुःख मला का सांगत नाही मी का फक्त तुझं दुधच पिऊ तुझं दुःख नको ऐकू आई आए। जगात तुला मी व मला तू तू मला तुझं दुःख सांगणार नशील तर मी कशाला जगू बहुला बा सारा सांगते ऐक आज हिरवं हिरवं गवत पाहून मी लांब सरत गेले कृष्णाला अंधरते मला मोह पडला रात पडली तेव्हा मी भाणावर आले तो जवळ ना यमुना ना कृष्ण सभोवती भयंकर जंगल मला रस्ता दिसेना एकाएकी एक, एक वाघ आलावं वा तो मला खाणार तोच बा, मी त्याला म्हटलं वाघोबा माझ्या बाळाला मी शेवटचा पाना पाजून येते त्याला निरोप देऊन येते मग मला खा मी खरोखर परत येईन डुब्या वाघाला मी वचन दिलं आहे आता मला जाऊ दे मी सत्वापासून छूट कशी होऊ तू एकट्या जगात राहणार अजून अंगावर पिणारा म्हणून थोडं वाईट वाटतं परंतु कृष्णदेव तुला आहे त्याची कृपा सर्वांना पुरु बाळ आता नीट वाघ फार उड्या मारू नकोस फार धोंड्या घेऊ नकोस राणा कृष्णा सोडून दूर जाऊ नकोस चांगला मोठा हो देवाचा लाडका हो असं म्हणून बहुलेने डुब्याचे अंग चाटले, चा म्हणाला आई मीच त्या बागाकडे जातो तू जगात रहा, तुला माझ्यासारखी आणखी बाळ होती मी तुझ्याच पोटी पुन्हा येईल तुझं बाळ होईल मला जाऊ दे तुझ्या दुधावर व तुझ्या कृपेवर पोचलेला हा देह तुझ्याच कामी येऊ दे माझं सोनं मी कृतार्थ होईल बहुला सद्गती बोलले बा, तू अजून लहान आहेस वाघाचे कठोर पणजी तुझ्या कोव्याश्रीला कसे सण होतील तू मोठा हो एके दिवस सत्वासाठी मरण्याचं भाग्य तुलाही लागले परंतु आज हट्ट नको करू आईचं ऐकाव हो बाळ डुबा म्हणाला आई तुझं दुसरा सारं ऐकेन परंतु या बाबतीत नाही मी एक तोड सुचवतो आपण वाघोबाकडे दोघे जाऊ व त्याला मी सांगेन मला खा तू सांग मला खा वाघाला ज्याचं शरीर आवडेल त्याला तो खाईल बहुला व डुबा वनात जाण्यासाठी निघाली अजून प्रहरवर रात्र उरली होती आकाशात तरे स्वच्छ चमकत होते हजारो डोळ्यांनी आकाश त्या मालेकरांकडे पाहत होते डुबा पुढे चालला होता वनातून येताना आईचे दूध वाटेवर सांडले होते त्या खुनेने तो चालला होता बहुलेचे वाटेवर सांडत गेलेले ते गोड दूध साप पित होते परंतु त्या सापांकडे त्या गाय वासरांचे लक्ष नव्हते राणा ती असंख्य फुले फुलली होती त्यांचा सुगंध सर्वत्र भरून राहिला होता मंद वाऱ्याबरोबर सर्वत्र पसरत होता जणू तो बहुलेच्या सत्यनिष्ठेचा सुगंध होता वृक्षांच्या टप-टप बिंदू पडत होते जणू निसर्ग देवता त्या मालेकरांसाठी अनंत अश्रू डाळीत होती बहुला व डोबा कोणी बोलत नव्हते बोलणे त्यांना शक्यच नव्हते भरलेल्या अंतकरणाने भरलेल्या डोळ्यांनी दोघे मुकाटेने चालली होती दोघे वाघाच्या जवळ आली वाघ करकर दाडा खात होता वाघाला पाहून डुबा जरा घाबरला तो बहुलेच्या अंगावर बिलगला बहुला त्याला म्हणाली बाळ माघारी जा दुबा म्हणाला मी भ्यालो नाही काही हा बघ पुढे होतो असे म्हणून उड्या दुबा डुबा समोर जाऊन उभा राहिला तो वाघाजवळ बोलू लागला दुबा, तूच करे तो वाघोबा माझ्या आईला खाणारा तूच ना वाघोबा माझ्या आईला खाऊ नकोस तू मला खा माझी प्रार्थना ऐक बहुला नको रे वाघोबा त्या वेळेच काय ऐकतोस तू आपला मला खा हो वा बहुले इतकं का झाला मी म्हणलं तू येतेस की नाही न येण्याच्या ठरवीत होतीस ना बहुला नाही रे वाघोबा हा डोबा ना, रोज सांगितलेला ऐकतो इवला सुद्धा हट्ट धरून बसत नाही परंतु आज ना, मने मला जाऊ दे त्याची समजूत घालण्यात वेळ गेला शेवटी तो आलाच बरोबर रागवू नकोस काही फसवण्याचं स्वप्नात सुद्धा माझ्या मनात झालं नाही ही मी तयार आहे तुझी वाघी तुझी पिलं भुकेली असते त्यांना लवकर माझा ताजा ताजा घास नेऊन दे डुबा वागोबा, नको आईला खाऊ माझं अंग बघ कसं लोण्यासारखं मऊ मऊ आहे माझं अंग तुला आवडेल तुझ्या पिलांना आवडेल बहुला त्याला खाऊन सरांची भूक कशी शमणार वागोबा, तू मलाच खा मी हाडा पेरानं मोठी आहे तुम्हा सर्वांचं पोट भरेल वाघ मी तुम्हाला दोघांना मारून टाकतो तुम्हा दोघांना आमच्या पोटात ठेवतो गोठ्यात एके ठिकाणी असता आता पोटात एके ठिकाणी राहा डुब्याचं मास कोवळं कोळं माझ्या पिलांना फारच आवडेल तुझं वाघिनीला आवडेल चला तयार वा आता उशीर नको बहुला डुबा माना खाली घालून तिथं बसा देवाचं स्मरण करा माय लेकरे खाली माना घालून बसली परंतु डुबा पुन्हा उठून म्हणाला वाघोबा खायचंच तर मला आधी खा आईला फाडलेलं माझ्याना पाहणार नाही परंतु आई मोठी आहे धीराची आहे तिच्या सत्वाला सीमा नाही मला फाडलेलं पाहण्याचं धैर्य तिच्याजवळ आहे वाघ गप्प बस बोलणं पुरे मरायची वेळ आली तरी सुरु सुरू बोलतच आहे डुबा मला मरणाची भीती थोडीच आहे बहुला बाळ आता पुरे कृष्ण देवाचं स्मरण कर आता बोलू नको मरणाच्या वेळेस गर्व नको हुशारकी नको मायलेकडे तयार झाली मरणाची वाट पाहू लागली वाघाचे भयंकर पंजे आधी कुणाच्या अंगावर पडतात त्याची तीक्ष्ण दात आधी कोणाला फाडता याची वाट पाहू लागली परंतु छेद या गोष्टीकडे त्यांचे लक्ष नव्हते कृष्ण देवाचे ध्यान होती, वाग बीग विसरून गेली होती आकाशातून पुष्पवृष्टी झाली बहुला व ढुबा यांच्या अंगावर वाघाची उडी पडण्याऐवजी फुले पडले माय चर पाहू लागली तो फुलांचा वर्षाव होत होता वाघाला ती पाहू लागली वाघ कोठेच दिसेना बहुला व ढुबा उभी राहिली तो त्यांना समोर कोण दिसले पालनवाला श्रीकृष्ण तिथे अवतरला मोर मुकुट तो माथ्यावरती मंजुळ मुरली धरला ओठी गळ्यात डोळे सुवैजंती प्रभूवर आला श्रीकृष्ण तिथे अवतरला रक्षण भक्तांचे करणारा भक्षण असुरांचे करणारा शाम सावळा गिरी धरणारा धावत आला श्रीकृष्ण तिथे अवतरला उभा राहिला देव येऊनी रुधळी गेला उचंबळवणी बहुलेच्या सत्वा सहा होतिशय घाला श्रीकृष्ण तिथे अवतरला कृष्ण परमात्म्या समोर पाहून बहुलेने आपले मस्तक त्याच्या चरणावर ठेवले डुब्याने ही तसेच केले कृष्ण देवाने आपल्या अमृत स्पर्श असताना डुब्याला थोपटले देव म्हणाला बहुले बाई कष्टी होऊ नकोस तू माझ्या परीक्षेत उतरलीस आता मी कायमचा तुझा सेवक का आहे आणि डुब्या तूही आईला शोभेच्छा आहेस आईची परंपरा पुढे चालवशील बहुले तुला जे मागायचं असेल ते माग मी प्रसन्न झालो आहे बहुला म्हणाली देवा हिरवं हिरवं गवत पाहून तुझ्याजवळ दूर जाण्याचा मोह मला कधी न हो नेहमी तुझ्याजवळ राहण्याचीच इच्छा आम्ही मायलेकरास हो दुसरं काय मागू